पंचतंत्र लेखक काशीनाथ अनंत जोशी आणि पांडुरंग रामचंद्र ढोंढे वाचक मिलिंद कव्हाणकर तंत्र चौथे लब्ध प्रणाश कथा पहिली एका विहिरी गंग दत्त नावाचा एक बेडूक राहत होता भाऊबंधांच्या कटकटीला कंटाळून एक दिवस तो त्या विहिरीवरील रहाट गाडग्यातील एका पोहऱ्यात बसून विहिरीच्या बाहेर आला तो मनात विचार करू लागला या भावबंधांचा सूड कसा उगवा संकटात असताना त्रास देणाऱ्यांचा आणि अडचणीत असताना उपहास करणाऱ्यांचा जो सूड उगू शकतो तो पुन्हा जन्म घेऊन जगात असे म्हटले पाहिजे मनात असा विचार करीत असताना त्याला एक कृष्ण सर्प बिळात शिरताना दिसला त्याला पाहिल्यावर त्याच्या मनात विचाराला या सापाला विहिरीत नेऊन सर्व भाऊबंधांचा नाश केला पाहिजे आपल्या शत्रूचा नाश करण्यासाठी त्याच्याहूनही बलिष्ठ शत्रूची मदत घेऊन प्रयत्न केला तर आपली पीडा नाहीशी होते काट्याने काटा काढावा त्याप्रमाणे शहाणे लोक एका शत्रूची दुसऱ्या दुष्ट शत्रूशी गाठ घालून देऊन आपला मार्ग सुखकर करतात असा मनाशी विचार ठरवून तो बेळाच्या तोंडाशी जाऊन त्याला हाका मारू लागला हे प्रियदर्शना बाहेर येऊन साप मनात म्हणाला हा मला हाक मारतो आहे तो आपल्या दातीचा दिसत नाही कारण हा सापाचा आवाज नाही माझी मैत्री सापा शिवाय कोणाशीच नाही ज्याचे कुलशील किंवा राहण्याचे ठिकाण माहित नाही त्याची संगत धरू नये असे बृहस्पती म्हणतो कदाचित हा एखादा गालुडी असेल आणि मला हाका मारून पकडून ठेवी असा विचार करून साप म्हणाला तू कोण आहेस गंगदत्त म्हणाला मी गंगदत्त नावाचा एक बेडूक आहे तुझ्याशी मैत्री करावी हो का। म्हणूनच मी आलो आहे त्याचे बोलण्या ऐकून साप बाहेर येऊन म्हणाला माझा तुझ्या बोलण्यावर विश्वास बसत नाही गवताची कधीतरी अग्नि मैत्री होईल काय तू माझे भक्ष स्वप्नात तरी तू माझ्या जवळ येशील का तू ही काहीतरी बडबड काय चालवली आहे गंग म्हणाला खरे आहे आपण जन्मजात वैरी आहोत काही दुसऱ्या त्रासामुळे मी तुझ्या जवळ आलो आहे सर्वना शोहण्याची वेळ आली आणि प्राण्यावर बेतले म्हणजे शत्रूंची सुद्धा मैत्री करून प्राणांचे आणि धनाचे रक्षण करावे कोणी तुला त्रास दिला सापाने विचारले गंग दत्त म्हणाला माझ्याच भाऊबंधांनी साप म्हणाला तू कुठे राहतोस विहिरीत काटाळ्यात का मोठ्या तालावात दगडांनी बांधलेल्या विहिरीत गंग म्हणाला साप म्हणाला मला पाय नाही मी आज कसा जाणार आणि गेलो तर तिथे मला राहायला जागा कुठली तुझ्या भाऊबंधांना मी कसा मारणार जे मिळणे शक्य आहे आणि मिळाल्यावर जे पटेल तेच लिळावे म्हणजे ते पोषक ठरते गंगा दत्त मी तुला सहज तिथे नेईन विहिरी ते चांगले बीड आहे तिथे राहून तू माझ्या भाऊबंधांना सहज मारू शकशील साप आपले आता वय झाले आहे तेव्हा तरी आपल्याला एखादा उंदीर मिळतो त्यापेक्षा हा कुलांगार आपल्याला सुखाचा मार्ग दाखवित आहे याच्याबरोबर गेलो तो रोज बेरूप तरी खायला मिळतील म्हातारपणामुळे अंगात ताकत नाही व दुसऱ्या कोणाची मदत नाही अशा वेळी सुखाने कसे राहता येईल हे पाहणे शहाणपणाचे आहे असा विचार करून तो म्हणाला गंगदत्ता चल मी तुझ्या मागोमागे तो गंगदत्त्याला म्हणाला मी तुला सुखाने तेथे नेईन योग्य अशी जागा देईन पण माझ्या आत्ताचे रक्षण केले पाहिजेत मी दाखवीन तेवढ्याच बेडकांना तुखा साप म्हणाला आता तू माझा मित्र झाला आहेस तेव्हा तू घाबरू नकोस तू सांगशील त्यांनाच मी खाईन असे म्हणून साप त्याच्या बरोबर विहिरी डोळा आला वो व रा पोहऱ्यात बसून ते बेडकांच्या घरी गेले येथे गेल्यावर गंगा दत्ताने त्याला आपले भाऊ बंद दाखविले आणि सापाने हळूहळू सर्वांना खाऊन टाकले ते बेडूक संपल्यावर साप म्हणाला तुझे शत्रू संपले आता मला खाण्यासाठी दुसरं काहीतरी दे तू मला येथे आणले आहेस म्हणाला बाबा रे तू मित्रकार्य केले आता या रहाट गाडक्यात बसून परत जा गंगत्ता तुला असे बोलणे शोभत नाही साप म्हणाला मी आता माझ्या जुन्या बिळात कसा जाऊ तेथे कोणीतरी येऊन राहिला असेल तेव्हा तेक बेडूप मला देत जा नाहीतर मी सर्वांनाच खाऊन टाकेल ते ऐकून गंग मनात म्हणाला साप आणून मी काय केले हे याला नाही म्हटले तर हा आता सर्वांनाच खाईल आपल्यापेक्षा बलिष्ठ शत्रुशी मैत्री म्हणजे विष खाण्यास आहे तेव्हा आता याला आपल्यापैकी एक एक वेळ दिला पाहिजे सर्वच जायची वेळ आली तर शहाणे लोक शत्रूला थोडेसे देऊन त्याचे समाधान करतात एखाद्या बलवानाकडे बलवानाने दुर्बलाकडे थोडेसे समाधानाने मागितले आणि ते त्याला दिले नाही तर शेवटी खूप देण्याची बाळी येते सर्वनाश होण्याची वेळ आली तर शहाणे लोक अर्ध्याचा त्याग करतात कारण राहिलेल्या अर्ध्यात काम होऊ शकते पण सर्वनाश झाला तर काय करणार बुद्धिवान लोक थोड्या फायद्यासाठी मोठा लाभ गमावित नाहीत थोडक्यात जास्त जास्त फायदा मिळवणे हा शहाणपणा आहे असा विचार करून त्या सापाला रोज एक बेडूक देण्याचे त्यांनी कबूल के केले पण साप त्याने दिलेला एक बेडूक खाऊन शिवाय त्याला नकळत आणखीही बेडूक खाऊ लागला कपडे मळके झाले म्हणजे मन मनुष्य इकडे तिकडे कुठेही बसतो त्याप्रमाणे जवळचे एक धन एकदा जाऊ लागले की राहिलेल्या धनाचेही कोणी रक्षण करीत नाही एक दिवस सापाने दुसरे बेडू खाऊन शिवाय गंग दत्ताचा यमुना दत्त नावाचा एक मुलगा होता त्यालाही खाऊन टाकले मुलाचा निकाल लागलेला एकून, गंग दत्त एकसारखा मोठ्याने रडू लागला तेव्हा त्याची बायको म्हणाली आता का रडता तुम्ही आपला आपणच नाश करून घेतलात आपल्याच पक्षाची हानी केली हाताकोण तुम्हाला वाचवायला येणार आहे अजूनही विचार करा आणि इथून बाहेर जाण्याची आणि सापाला मारण्याची काहीतरी युक्ती योजा थोड्या दिवसात सापाने गंगदत्ता खेरीत सर्व बेडूक खाऊन टाकले नंतर तो गंगदत्ताला म्हणाला गंगदत्ता मला भूक लागली आहे येथे सर्व बेडूक तर आता संपले आहेत तू मला येथे आणले आहेस तर आता माझ्या भोजनाची सोय कर मित्रा मी येथे असताना तू कशाला काळजी करतोस मला बाहेर जाण्याची परवानगी दे म्हणजे आणखी काही बेडूक घेऊन येतो गंगदत्त म्हणाला वा वा फारच छान साप म्हणाला आजपर्यंत मी भाऊ समजत होतो तू म्हटल्याप्रमाणे माझी आणखी सोय केलीस तर मी तुला वडिलांच्या ठिकाणी मानीन तू म्हणतोस तसे करतून गंगदत्ताने त्या राह्यात बसवून तो विहिरीच्या बाहेर पडला साप मात्र त्याची वाट पाहत विहिरीतच बसून राहिला बरेच दिवस झाले तरी गंगदत्त आला नाही असे पाहून साप त्या विहिरीत राहणाऱ्या एका सरड्याला म्हणाला बाळ माझे एक लहानसे काम कर येथे राहणारा गंगदत्त तुझ्या चांगल्या परिचयाचा आहे तो कुठेतरी पाण्याच्या जागी असेल त्याला माझा निरोप सांग की आणखी बेडूक नाही मिळाले तरी चालेल पण तू मात्र ताबडतोब घरी ये तुझ्या शिवाय मला करमत नाही आणि शिवाय मी तुझ्या विरुद्ध जाणार नाही गेलो तर माझे सर्व पुण्य खडास होईल झरट्याने त्याप्रमाणे गंगदत्ताला शोधून काढले आणि तो त्याला म्हणाला मित्रा गंगदत्ता प्रियदर्शन तुझी वाट पाहत आहे चल लवकर शिवाय तो तुझ्या विरुद्धही जाणार नाही तो निशंक मला चल गंगदत्त म्हणाला बाळ भुकेलेला प्राणी कुठले पातक करणार नाही आणि शिवाय दरिद्री मनुष्याचे अंतकरणही असते तेव्हा हो तू प्रियदर्शनाला सांग की गंग दत्त पुन्हा विहिरी असे म्हणून गंग दत्ताप्रमाणे येणार नाही मग त्याला म्हणाला मित्रा हे योग्य नाही तू माझ्या घरी आला नाही तर मला हृदघपणाचा दोष लागेल नाही मी येथेच बसून उपवास करून तू काय मला लंब करणं गाढव हो समजतोस एक वार सिंहाच्या कडाक्यातून निसळून आल्यावर पुन्हा त्याच्याकडे जातो त्याला हृदय आणि कान कोठून असणार मगर म्हणाला मित्रा हा कोण लंब करणं मला काय ते सांग वानर म्हणाला